अगर आगरत्न सारखी जतना केली आणि लग्न उंजा ती साजरी जात आग चिमणी माझी उडून आलं गेली माझी आई रडाती पदराला धरुणा ती माझी आई रडाती पदराला धरुणा अगं माझी हरण चालली गळप सोडून हरण चालली गळप सोडून तो माझा बाप रडतो मंडपात तो, तो माझा बाप रडतो मंडपा धरून अगं माझं हृदयामधलं काळी जा मधलं काळी जा भाऊ यांच्याकडून या आहोज्याची होती त्यानं नेली आहो ज्याची होती त्यानं जाणली हो आम्ही लावलेली माया आजोबा गेली लावलेली माया आजोबा अगं सांगना देवी माझ्या भावाला भावाला अगं सांगना देवी माझ्या भावाला भावाला आई